करुणा देवी प्रकरण चौथे राजधानीत वाचक विद्या पाटील हेमा येतेस ना आदित्य नारायणांनी विचारले मी नाहीये ती म्हणाली सारे राज्यातील तरुण येथे जमले आहेत तुला कोणता पसंद पडतो बघ हेमा तू आमची एकुलती एक मुलगी तुझे सुखते आमचे तू नेहमी लग्न नको असे का म्हणतेस तू अशी विरक्त का तुमच्यावर प्रेम आहे म्हणून उद्या माझे लग्न झाले म्हणजे मला थोडेच येथे राहता येणार आहे तुमचा तर माझ्यावर जीव परंतु तुझा पतीला घर जावई करील त्यांना न आवडले तर त्यांना त्यात मिळाला तर तुझा पतीला येथे मोठी नोकरी लावून देईल परंतु त्यांना नको असली तर नोकरी येथे राहणे नको असेल तर हे माथे जे तरुण आले आहेत ते उगीच नाही आले महत्वाकांक्षेने आले आहेत त्यांना राजधानीत मोठी नोकरी मिळाली तर काय आवडणार नाही बुद्धिमान लोक महत्वाकांक्षी असतात आपल्या बुद्धीची प्रभाव सर्वत्र फाकावी असे त्यांना वाटते मी तुला एक विचारू काय या जमलेल्या तरुणात जो पहिला येईल त्याच्याशी तू करशील का लग्न जो पहिला येईल त्याला राजा प्रदान करील म्हणजेच मग तुही येथेच राहशील तुझी व आमची भेट होत जाईल चालेल का तुम्ही सांगाल ते मला मान्य आहे तुमच्या सुखासाठी मी सारे करेन मग नाही येत माझ्या नको एखाद्या तरुणावर समजा माझे प्रेम झाडले आणि तो बुद्धिमान नसला तर त्याला मग थोडेच येथे राहता येईल ते, ते नकोच तुम्ही ज्याच्याशी लग्न लावाल त्याच्याशी मी आनंदाने संसार करेन हे मुलगी असावी तर तुझ्यासारखी धन्य आहेस तू असे म्हणून आदित्य नारायण निघून गेले विद्यापीठाच्या वस्तीगृहात राज्यातील वेचक तरुणांची व्यवस्था करण्यात आली होती त्यांचा विशिष्ट अभ्यास सल्ला होता आदित्य नारायण मधून या वस्तिगृहात एक ओहर संशोधन करीत असत आज ते आले तो काहीतरी तेथे गडबड होती काय आहे काय आहे आदित्य नारायण विचारत होते रस्त्यात एक लहान मूल होते तिकडून एक मस्त हेला शिंगे उगारून येत होता परंतु येथील एक विद्यार्थी शिरीष प्रमाने धावत गेला व त्या मुलाला त्याने वाचवले सारे त्याची स्तुती करत आहेत चालक म्हणाले कोठे आहे तो तरुण तो पहा शिरीष ला बोलावण्यात आले सुंदर सुकुमार शिरीष तेथे ते नम्रपणे उभा होता तो सुकुमार असून वीर होता फुलाप्रमाणे दिसत होता परंतु वज्र होता शाबास तुमची महाराजांच्या कणावर घातले पाहिजे आदित्य नारायण म्हणाले महाराजांच्या कानावर यांची किर्ती आधीच गेली आहे ज्यांना खास दूध पाठवून आणण्यात आले तेच ते शिरीष चालकांनी सांगितले आदित्य नारायण निघून गेले आणि थोड्या वेळाने त्यांची मुलगी हेमा त्या वसतीगृहाकडे आली सुवर्ण तिची कांती होती रेशमी बहुमोल वस्त्र ती होती मोत्यांचे अलंकार तिच्या अंगावर होते सारे तरुण तिच्याकडे पाहू लागले चालक सामोरे आले माझे बाबा इकडे आले होते ना तिने विचारले ते तर गेले इतक्यात कसे गेले या तरुणांची परीक्षा घ्यायला आले होते ना तसे काही बोलले नाहीत बरे मी जाते थांबा नोकर गेला आहे माळ्याकडून फुले आणायला गेला आहे फुलांची भेट घेऊन जा हे येथे इतके विद्यार्थी आहेत त्यांना मी एक प्रश्न विचारून विचारा तुम्ही सारे मोठी नोकरी मिळावी म्हणूनच आला का हो हो सारे म्हणाले मला नको नोकरी एक आवाज आला कोण म्हणतो नको नोकरी तिने विचारले हा शिरीष सारे हसून म्हणाले तुम्हाला नको नोकरी तिने गंभीरपणे प्रश्न केला नको तो म्हणाला का मला खेळतच राहू दे तेथे आई आईबापांची सेवा करू दे आई बापांना येथे आणा परंतु नको नोकरी नकोच हेमा निघून गेली ते सारे तरुण विद्यार्थी शिरीषची थट्टा करू लागले शिरीष थोर आहे राजा तुझे नशीब राजाचा प्रधान होशील प्रधानाचा जावाई होशील अशी थट्टा चालली होती परंतु शिरीष तेथे थांबला नाही का नाही एके दिवशी हेमा शीतच्या नदीच्या तिरी मैत्रिणी सह हिंडत होती शिरीष हे नदी तिरी होता शेकडो लोकांची येष एकटाच नदी तिराने गेला व एका घराखाली बसला तो शून्य दृष्टीने कोठेतरी पाहत होता त्याला का आईबापांची आठवणीत होती करुणीची आठवणीत होती ही पा हेमा पळत येत आहे काय झाले का, का पळता शिरीषने विचारले तुमच्या जवळ दोन शब्द बोलावे म्हणून त्यासाठी पळत येण्याची काय जरुरी मैत्रिणींना चुकवण्यासाठी बोला दोन शब्द बोला दहा शब्द झाले तो म्हणाला शब्दात पकडणे बरे नव्हे मग कशात पकडावे प्रेमात पकडावे मला काही समजत नाही तुम्ही तर सर्वात हुशार असे सारे म्हणतात म्हणोत बिचारे तुम्ही दुःखी का तुम्हाला घरची आठवण येते आई बापांची येते होय ना होय आणखी कोणाची काय सांगू त्या पाह तुमच्या मैत्रिणी आल्या हे घ्या तुम्हाला फूल, कसले आहे ओळखा माझ्या नावाचे तुमचे नाव शिरीष वाटते विचारता कशाला तुम्हाला माहितच आहे कोण म्हणतो माहीत आहे मी म्हणतो माझे नाव माहीत नसते तर हे फुल तुम्ही आणलेच नसते आणि त्या दिवशी वसतीगृहात माझे नाव तुम्ही ऐकले का एकदा ऐकल्याने नाव थोडेच लक्षात राहते त्या पाह मैत्रिणी आल्या झाडा आड लपा गम्मत होईल लपा तुमच्या आड लपते मी जातो तुम्ही येथे लपा तो गेला हेमा इथे लपून राहिली मैत्रीणी पाहत पाहत येत होत्या तुम्हाला इकडे मुख्य प्रधानांची मुलगी दिसली का एकिने विचारली मी माझ्या विचारात होतो माझे लक्ष नव्हते त्या हरवल्या वाटते त्याने विचारले इकडे ती पळत आली उडी नाही ना घेतली नदीत गंभीरपणे म्हटले तुम्ही पहा आमच्यासाठी मैत्रिणी म्हणाल्या शोधतो हा शिरीष मागे वळला इकडे तिकडे खोटे शोधू लागला आणि तो त्याला त्याने टाळ्या वाजवल्या मैत्रिणी धावतच आल्या हो? मीच हेमा किती वेळ शोधायची तुला हे होते म्हणून सापडलीस जातो मी आभारी आहोत आम्ही निघून गेला हेमा पुन्हा पळणार होती परंतु मैत्रिणीने तिला बळकट धरले धरता काय त्यांना काय द्यायला नको काय मी रस्ता चुकून घाबरून उभी होते त्यांनी तुमची व माझी भेट करून दिली त्यांना काही द्यायला नको का, काय द्यायचे ही अंगठी देऊ वेडी आहेस तू चल आता घरी हेमा एकदम बरोबर ती घरी आली हेमा अलीकडे देवीच्या देवळात जाऊ लागली फुलांची हार ने देवीच्या गळ्यात घाली हात जोडून मनोभावे देवीची प्रार्थना करी कसली प्रार्थना तिला काय कमी होते वर्ष संपत आले त्या सर्व तरुण विद्यार्थ्यांची परीक्षा झाली आणि परीक्षेत शिरीष पहिला आला आपण उत्तीर्ण होऊ नये असे त्याला पूर्वी वाटे आपण वेळी वागणी उत्तरे देऊ असे त्याला पूर्वी वाटे परंतु अलीकडे वाटत नसेल तो हुशार होताच त्याने अभ्यास केला के त्याला फळ मिळाले एके दिवशी समारंभ झाला स्वतः यशोधर आला होता त्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यास पदव्या दिल्या शिरीषला त्याने सुवर्ण पदक दिले राजाने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यास उद्देशून उपदेशपर भाषण केले उत्तीर्ण तरुणांनो देशातील बुद्धिमत्ता हाती यावी देशातील सद्गुण हाती यावे म्हणून ही परीक्षा होती तुम्ही वर्षभर येथे होतात तुमची वागणूक तुमचे चारित्र येथे पाहिले जात होते बौद्धिक गुणांबरोबर तुमच्या हृदयाच्या गुणांचीही येथे पारख केली जात होती अनेकांचे डोळे तुमच्या वर्तनाकडे येथे होते जे तुम्ही उत्तीर्ण झाला त्यांना निरनिराळ्या कामावर हळूहळू नेमले जाईल लक्षात ठेवा की तुम्हाला प्रजेची सेवा करायची आहे जनता तुम्हाला पगार देणार तुम्हाला मान देईल परंतु तुम्ही जनतेला मान द्या ईश्वरासमोर एक दिवस झाडा द्यायचा आहे हे विसरू नका समारंभ संपला उत्तीर्ण तरुण आनंदात होते राजधानीतील सुखे बोगीत होते इकडे तिकडे हिंडत होते फिरत होते परंतु शिरीष कोठे आहे तो शीतला नदीच्या तिरी बसला होता ती बा आहे माहिले आलेत होय ना हो आलो तुम्हाला त्याचा आनंद नाही होत माझ्या आई बापांना खरा आनंद होईल आणखी कोणाला होईल आणखी कोणाला होईल मला होईल तुम्ही पहिले यावेत म्हणून मी जगदंबेची रोज पूजा करीत होते तुमचा माझा काय संबंध दुसऱ्याचे कल्याण का, का इच्छु नये परंतु मीच पहिले यावे म्हणून का तुमचा नवस इतर कोणासाठी का केला नाही मला नाही सांगता मी जाते मी तुमच्या नवसाने पहिला आलो की माझ्या बुद्धिमत्तेने आणि स्वतःच्या बुद्धी आला असला तरी ती कोणाची देंगी? त्याची आई तुम्हाला कशाला बुद्धी ही सुद्धा देवाची देंगी आहे खरे आहे मी एक क्षुद्रजीव आहे परंतु क्षुद्रजीव देव असतो हो असेल मी जाते आज राजधानीत दीपोत्सव आहे तुम्ही रात्री पहायला याल हृदयात अंधार असेल तर बाहेरचे दिवे काय कामाचे तुम्ही तुमच्या हृदयात दिवा लावा जगात सर्वत्र प्रकाश असता तुम्ही स्वतःच्या हृदयाची दारे बंद का करता आणि मग प्रकाश नाही म्हणून रडता का आपणच दिवा विजवायचा व पुन्हा अंधार आहे म्हणून रडायचे हे बरे नव्हे तुम्ही किती सुंदर बोलता परंतु माझ्यासाठी नवस का केलात ते सांगा तुम्हाला ना त्याचे उत्तर देत आहेत नाही तिकडे पाहिले आलेत परंतु येथे हरले हो हरलो सांगा ना का केलात नवस तुम्हाला माहित आहे मी जाते मैत्रिणी शोधीत येते आज रात्री हो दीपोत्सव पाहायला आमच्या घराजवळ या आमच्या घरावरही आज शेकडो हजारो दीप लागतील तुम्ही तुमच्या हृदयातही लावा माझ्या घराजवळ तरी लावा लावाल ना बघेल मी जाते ती गेली शिरशे आकाशात लाखो दीप लागले आणि मुक्तापूर राजधानीतही आज लाखो दीप पाजळत होते वसतीगृहातील विद्यार्थी दीप पाहण्यासाठी हिंडत होते आसपासच्या खेडे हजारो स्त्री आले होते मुक्तापूर राजधानीने हजारो हिरेमानकांच्या माळात जणू काय गळ्यात घातल्या होत्या सुंदर प्रसन्न देखावा हेमा आपल्या प्रासादाच्या पायऱ्यावर उभी होती ती अलंकाराने नटलेली होती जणू देवतेप्रमाणे ती दिसत होती गर्दी एक होती हेमा कोणाची वाट पाहत होती तो पहा शिरीष आला हा पा एक दिवा विजला हेमा दिवा लावू लागली परंतु दिवा लागेना तिने शिरीष पाहिले शिरीष ये आपण दिवा लावू दे मी लावतो शिरीषने दिवा लावला व जाऊ लागला शिरीष दिवा विजू नको व देऊ राजधानीतील दिवे उद्या दिसणार नाहीत परंतु हृदयात लागलेला दिवा कधी विजू नये ती म्हणाली